प्रकरण तेरावे शेवट लिली आता सासरी राहते परंतु ती रोज वालजीकडे जाते त्यांना जेवण नेते त्यांच्या जवळ बोलत बसते कधी कधी बरोबर दिलीपही असतो परंतु वालजीचे दुर्दैव अध्याप सरले नव्हते एके दिवशी दिलीपकडे एक गृहस्थ आला काय पाहिजे आपणाला दिलीपने विचारले तुमच्याशी खाजगी बोलायचा आहे तो नौखा म्हणाला चला वर बसू दोघे वर गेले एका खोलीत बसले तो नौखा बोलू लागला महाराज ज्या जव तुम्ही लग्न लावलं तिचा तो पालन करता एक खुनी दरोडेखोर आहे कुठून आणले त्याने एक लाख रुपये आहो मी त्याला ओळखतो कारण मी त्याच जातीचा परंतु पुढे माग तुमच्यावर आरोप आळ येऊ नये संकट येऊ नये म्हणून मी आज धोक्याची सूचना देण्यासाठी आलो आहे त्या वाजीचा संबंध सोडा त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका तुमच्या पत्नी जाऊ देऊ नका आहो तो जो पोलीस अंमलदार आत्महत्या करून मेला म्हणून प्रसिद्ध झालं त्यानं आत्महत्या नाही केली त्याला या वालजीनं समुद्रात ढकललं त्या धक्क्यावर दोघे उभे होते यानं दिलं ढकलून ज्या गाडीतून रात्री तुम्हाला आणण्यात आलं त्या ग्वाडीत ते दोघे होते दोघे गाडीतून उतरून गेले वालजीनं त्या अंमलदाराला फसवून धक्क्याकडे नेलं व केलं ते कृष्ण कृत्य महाभयंकर माणूस तो नौखा सांगत होता खरं काय हे दिलीपने विचारले मी खोट कशाला सांगू तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून सांगतो तुमचा नवीन जोडा सुखाचा नांदो मी जातो तो नौखा ग्रस्त गेला थोड्या वेळाने वालजी आला रोजच्या प्रमाणे आला तो वर गेला दिलीप व लिली काही बोलत होती लिलीच्या डोळ्यात पाणी आले होते लिले काय झालं प्रेमाच भांडण ना कोणी बोलेना तेथली ती मारक होती वालजी आजपासून तुम्ही इथे येऊ नका लिलीही तुमच्याकडे येणार नाही तुम्ही खुनी व दरोडेखा आहात आज मला कळलं अशांशी संबंध ठेवणं पाप आहे तो कमीपणा आहे दिलीप म्हणाला क्रांतीत हे शिकल्यास वाटत ते काही असो तुम्ही आहात की नाही खुनी व मी जातो मी कुणीही असेन, मी कोण आहे ते देवाला माहीत जातो लिले तुम्ही वालजी उठला तो निघाला लिली पाठोपाठ जाऊ लागली लिले मी पाहिजे तर इथं बस मी नको तर त्यांच्या पाठोपाठ जा लिली थबकली तिला आश्रू आवरत ना ती खोलीत जाऊन रडत बसली ज्याने तिला लहानाचं मोठं केलं मध्ये तिच्यासाठी हाल अपेक्षांशी मृत्युशी, गोळीबाराशी झुंज दिली त्याच्यापासून ती दूर ओढली जात होती वालजीच्या उपकारांच्या राशी प्रेमाचे पर्वत लिहिलेसमोर उभे राहिले ती दुःखानं गुदमरली ती कावरी बावरी झाली वालजी खोलीत गेला त्याच्या जीवनाचा तंतुजणू तुटला हृदयात काहीतरी तटकन तुटल्यासारखे झाले त्याने अंथरून धरले एक मुलकरीन काम करायला येईल ती खोली स्वच्छ करेल अंथरून झा पाणी भरी काही खायला करून देई वालजीच्या डोळ्यात कृतज्ञता भरे लिलीचे कपडे तिची लहानपणीची खेळणी तिची पुस्तके सारे वालजीने आपल्या अंथरुणाभो गोळा करून ठेवले तो लिलीची खेळणी हातात घेई व ती हृदयाशी धरी माझी खेळकर लिली पोरकी लिली सुखात नांदो असे म्हणे तिची पुस्तके तो उघडी आपण लिलीबरोबर एखाद्या वेळेस कसे वाचित असू ती चित्रे कशी पाहिजे त्याला आठवे व त्याचे डोळे भरूने, ये एखाद्या वेळेस लिली पाठीमागून येऊन डोळे कसे झाकी ते त्याच्या डोळ्यासमोर येईल दिलीपची व तिची प्रेमवेल वाढत असता आपण दुसऱ्या देशात जाऊन राहू इथं नको असं म्हणताच ती कशी गळ्यात गळ्या घालून रडली व आपण इथंच राहू नको दुसरीकडं वगैरे कसं म्हणाली व मी बरं हो इथंच राहू कसं म्हटलं व ती कशी हसली हे त्याला सारं आठवलं मी एकटा होतो माझ्या जीवनात लिलीने प्रेम ओतले मला कृतार्थ केले तिने वालजीच्या मनात शेकडो स्मृती शेकडो प्रसंग शेकडो भावना आज वालजीला अस्वस्थ वाटत होते लिलीची तो आठवण करीत होता येईल का लिली भेटायला येईल का देवाला दया दिलीपकडे तो मनुष्य आज पुन्हा आला होता ज्याने वालजी बद्दल विष होतले तो आज अमृत ओतायला आला होता काय पाहिजे दिलीपने विचारले तुमच्याजवळ बोलायचा आहे तो नौखा म्हणाला ते दोघं बरं गेले तो नौखा बोलू लागला महाराज तुम्हाला मी माग सांगितलं ते खोट केवळ द्वेषामुळे ते मी सांगितलं वालजी महात्मा आहे त्या पोलीस अंमलदारानं आपण हूनच उडी घेतली होती मी ते पाहिलं होतं त्यानं उडी नाही घेतली तो समुद्रात शिरला होता वालजीचा मी द्वेष करीत असे ती लिली माझ्याकडे होती त्यानं माझ्याकडून नेली तिच्या आईच्या सांगण्यावरून त्यानं नेली त्याच्याजवळून अधिक पैसे मला पाहिजे होते त्यानं पैसे देता माझा अपमान केला त्या अपमानाचा सूड घेण्याची मी प्रतिज्ञा केली मी पूर्वीचा खुनी दरोडे दागिने वालजीचा सूट घेण्यासाठी मी शहरात आलो तुमच्या खुलीजवळ मी राहत होतो वालजीचे तुकडे करणार होतो परंतु पोलीस आले जाऊ द्या त्या गोष्टी वालजी महात्मा आहे तुम्ही वर्तमानपत्रात माग वाचलं एक निरपराधी माणसावर खटला भरला जात होता वालजी तिथं उभा राहिला लिलीला विचारा ते सार ती सांगेल तिला माहीत असेल तुम्हीही वाचलं असेल तो हा वालजी जा त्याच्याकडे तो मरणोत्मू आहे मरण समोर येईपर्यंत द्वेष धरावा कोणाला छळावं वालजीला का मरतानाही मी दुःख देऊ तो मृत्यूशेवर असतानाही का दष धरू त्याची तुमची ताटातूट केली मी हा सर्वात सूड मोठा घेतला वालजीला रडवलं माझा सूड संपला जा तुम्ही त्याला मरताना भेटा बर केलंस तूही भलेपणा न वाघ तू माझ्या वडिलांचे न कळत प्राण वाचवले आहेस रणांगणावर ते पडले होते त्यांच्या अंगावरचे मुदे तू दूर केलेस त्यांना हवा मिळाली तू त्यांच्या गळ्यातील साखळी नेलीस परंतु त्यांचे प्राण दिलेस मी तुला पैसे देतो दुसऱ्या प्रांतात जा प्रामाणिकपणे धंदा कर हे घे पाच रुपये माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण हो जा दिलीप म्हणाला तो खानावळवाला पाच रुपये घेऊन गेला त्या रुपयांचा त्याला आनंद झाला परंतु त्यापेक्षाही हृदय निर्मळ व हलके झाल्याचा त्याला अधिक आनंद झाला दिलीपने लिलीला हाक मारली काय चल आजोबांकडे जाऊ त्यांचे पाय धरू ते महात्मा आहेत आज खरं कळलं चला लवकर जाऊ मला कसं वाटत आहे आजोबा भेटतील का दोघे निघाले वालजीच्या खुलीजवळ आली बोलकरी तेथे होती कसं आहे त्यांनी विचारले तुम्ही आज जाऊन बघा ती दुःखाने म्हणाली दोघे आत गेली वालजी शांतपणे डोळे मिटून पडला होता हातात लिलीची खेळणी होती दोघे दान बाजूला बसली आजोबा आजोबा डोळे उघडा ही तुमची लिली आली आहे तिला आशीर्वाद द्या शेवटचा प्रेमानं पहा आजोबा लिली दुःखाने हाक मारीत होती वालजीने डोळे उघडले प्रेमळ डोळे त्यांच्या तोंडावर प्रसन्नता फुलली शेवटचा प्रकाश फुलला पवित्र शांत प्रकाश लिले आलीस मला वाटतच होतं की येशील देव शोटी सार चांगलं करतो दिलीप आलास बर झालं मला किती आनंद होतो आहे आता मी सुखान मरतो वालजी क्षीण स्वरात म्हणाला आता मरू नका तुम्ही आमच्याकडे चला आम्ही तुमची सेवा करू लिली म्हणाली लिले आता आशा नाही तुझ्यासाठी प्राण घुटमळत होते आता ती राहणार नाही लिले जप दिलीप एकमेकांस देऊ नका परस्परांवर प्रेम करा संशय नका घेऊ एकमेकांचा कधी संशय आला तर ते फेडून द्या, आणि जगाला प्रेम द्या चोर दरोडे खोर खुनी तेही थोर असतात आपण ती त्यांच्यातून कधी कधी प्रकट होते देवाला दिव्यता सर्वांच्या ठाई ठेवली आहे प्रकट होण्यास वाव मिळत नाही लिले तुझा हात दे हातात दिलीप तुझाही दे लिलीचा व दिलीपचा असे ते दोन्ही हात वालजीने आपल्या हातात एकत्र धरले आता बाहेर सायंकाळ झाली गोलकर्णीने घरात दिवा लावला वालजी शांतपणे पडून होता लिले जगाला प्रेम द्या प्रेम एक सत्य आहे प्रेम, आत्म्याचा हो। गर ते खरं वैभव हो दिलीप पुन्हा वालजी थांबला बाहेर बरीच रात्र झाली लिली व दिलीप रडू लागली त्यांचे अश्रू घळगळले वालजीने ते अश्रू पाहिले रडू नका बाळांनो गरीबांसाठी असे अश्रू तुमच्या डोळ्यातून येऊ देत गरीबांचे संसार सुंदर करण्यासाठी झटा समाज रचना बदला समता आणा मग ना कोणी चोर ना दरोडे खोर माणसाची विटंबना मग थांबेल मनुष्याची दिव्यता फुलेल लिले दिली माझा तुम्हाला शेवटचा संदेश म्हणजे निरपेक्ष प्रेम जगाला द्या प्रेम प्रेम एक प्रेम खरं आहे संपले तो पहा एकदम एक तेजस्वी तारा खळकण आकाशातून तुटला त्याची रेषा कशी तेजस्वी उमटली त्या खिडकीतून ती दिसली वरचा तारा खाली आला खालचा वर गेला एक महान आत्मा वर गेला त्याला नेण्यासाठी तो का वरचा तारा खाली आला होता जा महान आत्म्या जा तुझा प्रेमाचा संदेश या संसारात चिरंतन राहील